ओम श्री परमात्मनेच ऊर्ध्व मूल मधाखम्वत्थम छंद पर्णायस्त वेद सेद विद श्री भगवान म्हणाले ज्याचे मूळ ऊर्ध्व म्हणजे वर सत्य लोकांमध्ये आहे ज्याच्या शाखांचा विस्तार खाली म्हणजे सप्त लोकात आहे व जो कधीही नाश पावत नाही वेद ही ज्याची सुंदर पालवी आहे ज्याला सनातन व अनादि संसाररूपी अश्वत्थ वृक्ष असे म्हणतात त्याचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तोच खरे वेदांचे रहस्य जाणणार आहे अधश्चोर्ध्वं प्रसृत शाखा गुण प्रवृद्ध अशा या वृक्षाच्या सत्व रज तम या तीन गुणांनी वाढलेल्या आणि शब्दस्पर्शादी विषयांच्या पालवीने भरलेल्या शाखा खाली आणि वरती पसरलेल्या आहेत आणि त्याची कर्मविपाकरूपीमुळे खाली मनुष्यलोकात सर्वत्र पसरलेली आहेत नूपमसेहतथोप्ये नाो नादिर्नच संप्रति अश्वत्थमें सुविढमूलमसंगशस्त्रेण दृढेन छिवाद तत्परीगितव्यम तत यस्ता नवर्तं भूय तमेचा पुरुष प्रपदे यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी त्याचे असे संपूर्ण रूप या इहलोकात समजू शकत नाही त्याचा अंत आरंभ आणि स्थिती स्थितीही दिसत नाही ज्याची मुळे पुष्कळ वाढलेली आहेत अशा या अश्वत्थ वृक्षाला अनासक्ती रूप तीक्ष्ण शस्त्राने तोडून टाकावं व ज्या स्थानी गेलेले लोक पुन्हा जन्माला येत नाहीत ज्यापासून पुरातन जगत प्रवृत्ती झालेली आहे व ज्या स्थानाबद्दलच मी प्रतिपादन करीत आहे तेच स्थान शोधावे निर्मान मोहाजित संग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञ ग्यमूहा पदमव्यमत ज्यांचा अभिमान व मोहन अहिसा झालेला आहे ज्यांनी आसक्ती रूपी दोष जिंकला आहे अध्यात्म ज्ञानात जे नित्य स्थिर झाले आहेत ज्यांच्या सर्व कामना अगदी नष्ट झाल्या आहेत सुख दुःखात्मक द्वंद्वाने जाना सोडले आहे असे ज्ञाते पुरुष त्या अविनाशी पदाला पावतात श्लोक सहावासय सूर्य नशांको नवक यद्वान निवर्तन ते सूर्य त्या ब्रम्हपदाला प्रकाशित करू शकत नाही चंद्रा अग्निही प्रकाशित करू शकत नाहीत आणि ज्या पदाला गेल्यावर पुन्हा परत येत नाही तेच माझे परमश्रे धाम होय ममैवशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठाने प्रकृतीस्थान करशती माझा परमात्म्याचाच अविनाशी अंश या जीव लोकात जीवात प्रकृतीत असलेल्या मन इत्यादी सूक्ष्म इंद्रप्युत्क्रामती गृहित्वैता संयाती वायुरगंधानी वाशयात ईश्वर म्हणजे जीवात्मा हे शरीर प्राप्त करतो आणि जेव्हा तो ते सोडून पलीकडे जातो तेव्हा पुष्पाधिकांपासून वारा जसा सुगंध घेऊन जातो तसा तो त्यांना म्हणजेच मनासह सूक्ष्म इंद्रियाना घेऊन जातो श्रोत्रक्षु स्पर्शन रसनम घराण अधिष्ठाय मनश्य विषयानुपेवते हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन या सर्व स्थळे अधिष्ठित होऊन विषयांचा उपभोग घेत असतो ज्ञान चक्षु हा जीवात्मा शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा गुणांनी युक्त असता अथवा विषयोपभोग घेत असत त्याला अज्ञानी लोक जाणत नाहीत ज्ञानी मात्र जाणू शकतात श्लोक अक्रव योयोगी नश्चन्य आत्मन्यवस्थित यंतोप्यकृत आत्मानो नैनम पश्यंत्यचे आणि प्रयत्नशील योगीच हा आत्मा आपल्या अंतरयामी असल्याचे जाणू शकतात परंतु ज्यांचा आत्मा अकृत म्हणजे बुद्धिज युक्त नाही व ज्यांचे चित्त आत्मस्थानी नाही असे लोक प्रयत्न करून देखील त्याला ओळखू शकत नाहीत यदा आदित्यगतम ते जो जगदभासयचा सूर्याचे जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते तसेच जे तेज चंद्रात अग्नित आहे ते तेज माझेच आहे असं जाण गामा भूतानी धारयाम्यह मोजसा पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत रसाम मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून शक्तीने भूतांचे धारण करतो आणि चंद्राच्या ठाई मीच रसात्मक सोम होऊन वनस्पतींचे पोषण करतो अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देह आश्रित पान समा पचा सर्व प्राण्यांच्या शरीरात वैश्वानरू वैश्वानरुरूप अग्निहून मी राहिलो आहे प्राण आणि अपान या दोन वायूने युक्त होऊन मी चार प्रकारच्या अन्नांचे पचन करतो सर्व हृदय सन्निविष्ट मत्तस्मृतीर् ज्ञान अपोहन वेदैशमेव्यो वेदांत कृद्च्या वेद हृदयात प्रवेश करून राहणार आहे स्मृती ज्ञान आणि विस्मृती ही माझ्यापासूनच होतात सर्व वेदांनी जाणणे योग्य असा मीच आहे वेदांताचा कर्ता आणि ज्ञाताही मीच आहे श्लोक सोळावा द्वा पुरुष लोके क्षरश अक्षरए क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थो क्षर उच्ये सृष्टीमध्ये नाशिवंत व अविनाशी असे दोन भाग आहेत जड हा नाशिवंत विभाग आहे आणि अंतरयामी असणारे गूढतत्व हा अविनाशी विभाग आहे उत्तम पुरुषस्तन्य परमाहृत यो लोक त्रविश्य बिभर्त याहून व्यापक असा जो अन्य पुरुष आहे त्याला परमात्मा असं म्हणतात तो परमात्मा आपल्या ऐश्वर्याने त्रैलोक्यात प्रविष्ट होऊन त्याचे भरण पोषण यस्मत्ती तोहम अक्षरादेदेचे प्रथिथ पुरुषोत्तम मी परमात्मा क्षरपुरुषाच्या पलीकडचा आणि अक्षर पुरुषापेक्षाही श्रेष्ठ अस आहे आणि लौकिकात वेदा मध्येही मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे यो मामेव सम्मूढो जानात पुरुषोत्तमम स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत हे अर्जुना, जो समोहाती तनुष्य असा मी पुरुषोत्तम आहे हे जाणतो तो सर्वज्ञ मनुष्य सर्वत्र मीच भरलेलो आहे अशा भावनेने माझी उपासना करत इथे गुह्यतम शास्त्रम इदमुक्तम ए बुद्धिमान स्या कृतकृत्य भारत हे निष्पाप अर्जुना असे हे गुह्य शास्त्र मी तुला सांगितले आहे हे तत्वत जाणल्याने मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होईल हरी हरिओ तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिष्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे पुरुषोत्तम योगो नाम पंचदोध्याय